स्कंद अध्याय दुसरा पंच उत्पत्ती नारद हे प्रभु सांगितलेले देवीचे सर्व चरित्री श्रवण के पन हे सर्व करा। ही द्वैतरूप का निर्माण का प्रकट के लिए पांच प्रकार श्रेष्ठ वेदवेत्या मनाशय दूर करा आपण विस्तार करून देवीचे स्पष्ट चरित्र सांगा या संसारात त्या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या अंशकलेने झालेली जी शक्ती असेल त्याविषयीचे संपूर्ण चरित्र ऐकण्याची आता या यावेळी अनिवार्य इच्छा झाली आहे म्हणून हे ज्ञानीपुरुषा त्यांच्या जन्माचे वर्णन पूजा आणि ध्यान यांचा विधी आपण मला सांगा तसेच त्यांचे स्त्रोत्र आणि ध्यान याबद्दलही कथन करा देवीचे कवच ऐश्वर शौर्य मांगल्य यांचे सांप्रत आपण वर्णन करा नारदाचे बोलणे ऐकून नारायण मुनी प्रसन्न झाले ते अत्यंत आनंदाने नारदाला म्हणाले हे ब्रम्हपुत्र नारदा जसा आत्मा हा नित्य आहे तसेच काल आणि दिशा ही नित्यच आहे आकाश नित्य आहे भू लोकांप्रमाणे असलेले इतर चौदा लोक नित्यच असून ब्रह्मांड वगैरेही नित्य आहे तसेच तो वैकुंठ प्रदेश ही नित्य आहे त्याचप्रमाणे ब्रह्मलीला म्हणून प्रसिद्ध असलेली ती शाश्वत प्रकृती सुद्धा नित्यच आहे जसे अग्नीमधे दहा शक्ती नित्य असून कमल आणि चंद्र यामध्ये असलेली शोभा नित्य आहे रवीचे ठिकाणी असलेली प्रभा नित्य असून युक्त आहे ती अधिष्ठानापेक्षा भिन्न नसते तसेच आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या प्रकृतीचे आहे ती प्रकृती आत्म्यापासून भिन्न नाही प्रकृती पुरुषांहून भिन्न आहे असे सांख्य मानतात पण त्यांचे हे मत वेदाला मान्य नाही ज्याप्रमाणे सोनार सोन्या वाचून कुंडले करण्यास समर्थ होत नाही अथवा मृतिके वाचून कुंभार घट बनवण्यास समर्थ होत नाही तसेच आत्म्याचेही आहे तो प्रकृतीशिवाय सृष्टी घडवण्यास समर्थ होत नाही कारण ती प्रकृतीच सर्व रूप आहे तिच्यामुळेच पुरुष सर्वज्ञ आणि शक्तिमान झाला आहे श हा शब्द मंगल वाचक असून तो ऐश्वर्य वाचकही आहे ती हा शब्द पराक्रमाचे द्योतक आहे म्हणून ऐश्वर आणि पराक्रम एकरूपस आहे ऐश्वर आणि पराक्रम देणारी शक्ती म्हणून ती सांगितली आहे ज्ञान समृद्धी संपत्ती यश बल यांचा वाचक असलेला शब्द भग हा असून त्यामुळे त्या शक्तीला भगवती असेही म्हणतात कारण ती सदा सर्व काळ भगरूप आहे या सर्वांनी आत्मा युक्तच असतो म्हणून त्याला भगवान असे संबोधतात तो ज्योतिरूप असून स्वच्छामय आहे तो त्या योगाने साकार आहे आणि निराकारही आहे स्वयंप्रकाश आणि चिद्रूप अशा त्या निराकाराचे योगी ध्यान करतात परब्रम्ह परमानंद रूप आणि ईश्वर असे त्याला म्हणतात इंद्रिय गोचर न होणारे सर्वसाक्षी सर्वांचे कल्याण करणारे सर्वांचे कारण असलेले सर्व असे ते आहे पण वैष्णव त्याला अशा स्वरूपात मान्य करीत नाहीत त्याचे म्हणणे असे की तेजस्वी पुरुषाशिवाय कोणाचे ठिकाणी तेज असणार कारण चंद्रा चांदणे आणि सूर्या प्रभाव कधीही दिसत नाही म्हणून चैतन्य रूप असलेल्या तेजाला काहीतरी सावयव अधिष्ठान अवश्य पाहिजे म्हणून आम्ही तेजोमंडळामध्ये असणारे ब्रम्ह अत्यंत तेजस्वी आहे असे मानतो ते स्वेच्छामय सर्व रूप सर्व कारणांचे कारण कांती कांती आहे कांतीचे मुख्य स्थान आणि त्यामुळे ज्याचे नेत्र श्यामवर्णाकृती आहेत शरद ऋतूतील मध्यान प्रफुल्लित झालेल्या पद्मसमूहांची शोभा घालवणारे आहेत असे मोत्यांच्याही प्रभेला तुच्छ करणारे अविरल दंतपंक्तीमुळे नयनमनोहर झालेले ज्याची चुडा मयूरपिच्छा प्रमाणे असून मालतीच्या पुष्पांनी मंडित झालेले असे सरळ नासिका असलेले स्मितयुक्त मनोरम भक्तावरील अनुग्रहाचे कारण दैदिप्यमान अत्यंत शुद्ध असे एक पित वस्त्र परिधान केलेले त्यामुळे सुशोभित झालेले द्विभुज हातात मुरली धारण केलेले रत्नांच्या भूषणाने भूषित झालेले सर्वांचा आधार सर्वांचे नियमन करणारे असे ते स्वरूप आहे शिवाय ऐश्वर प्राप्त करून देणारे स्वतंत्र सर्व शक्तीने युक्त असून व्यापक आहे ते सर्व ऐश्वर प्राप्त करून देणारे सर्वरूप स्वतंत्र सर्वमंगल, अत्यंत परिपूर्ण नित्य सिद्ध नित्यसिद्ध पुरुषांचे नियमन करणारे आणि सिद्धिकारक आहे अशा सनातन देवाचे वैष्णव नित्य ध्यान करतात जन्म मृत्यू वार्धक्य व्याधी शोक भीती यांचा नाश करणारे असे ते श्रेष्ठतम स्वरूप आहे ब्रह्मदेवाच्या वयाचे प्रमाण धरल्यास त्या परमात्म्याचा एकच क्षण होऊ शकेल इतकी दीर्घकालीन असे ते आहे तोच आत्मा तेज ब्रह्म तोच कृष्ण असे म्हणतात कृषी हा शब्द त्याची भक्ती असा बोध करून देतो न हा शब्द त्याच्या दास्यत्वाचा वाचक आहे म्हणून भक्ती आणि दास्य जो देतो तो कृष्ण असे म्हणतात अथवा कृषी हा शब्द सर्व चराचर जगताचा अर्थ सांगतो न म्हणजे नका म्हणजे बीज होय अर्थात कार्यकारण रूप असा तो कृष्णच होय तोच सर्वांचा उत्पादक आहे सृष्टीकाली तोच सृष्टीची इच्छा करतो त्याच्याच अंशभूत जो काल त्याने प्रेरित होऊन तो प्रभू सृष्टिकर्त्यांकडे वळतो तोच स्वच्छामय ईश्वर स्वतःच्याच इच्छेने दोन रूपात स्पष्ट झाला आहे त्याच्या डाव्या बाजूचा भाग स्त्री रूप आहे आणि उजव्या बाजूचा भाग पुरुषरूप आहे असे वर्णन केले आहे त्या सनातन महाकालमी पुरुषाने कामाला आधारभूत अशा त्या स्त्रीला पाहिले ती अत्यंत रमणीय आणि सुंदर कमलाप्रमाणे दिसत होती तिचे नितंब युगल चंद्राच्या बिंबालाही अत्यंत तुच्छ करणारे अतिशय वर्तुळाकार आणि एकमेकाला कर्दलीच्या स्तंभालाही लाजवेल असा होता अशी ती सर्वांग सुंदर आणि श्रेष्ठ स्त्री होती तिचे स्तन युगल बेलाच्या फळाच्या कांतीप्रमाणे सतेज होते त्यामुळे ती अत्यंत मनोरम दिसत होती तिने सुवासिक पुष्पे धारण केली होती तिच्या उदरावर उत्कृष्ट वयाची कंबर बारीक होती त्यामुळे ती प्रेक्षकांचे मन हरण करीत होती ती अतिशय कटाक्षयुक्त होते म्हणजेच ती अत्यंत चंचल दृष्टीची होती तिने परिधान केलेले वस्त्र अग्निप्रमाणे दैदिप्यमान होते ती रत्नालकाराने विभूषित होती चक्षुरूप चकोरांच्या योगाने ती मोठ्या आनंदाने कोटी श्रे चंद्रा तुच्छ करायला लावणारा श्रीकृष्णा चंदनाचा बिंदू दिला होता त्याच ठिकाणी शेंदुराचा बिंदूही चमकत होता तिची ती वक्रवेणी मालतीच्या पुष्पांमुळे शोभायमान दिसत होती रत्नांचे उत्तमोत्तम हार ती लाली होती आणि सांपडत ती पतीप्राप्तीची इच्छा करीत होती एक कोटी चंद्रांची जशी प्रभा असेल तशी ती परिपूर्ण झालेली होती आपल्या गमनाने ती राजहस आणि हत्ती यांच्या गती बद्दलचा गर्व त्या गर्वाला मागे सरायला लावील अशा गतीची होती अशा त्या सुंदरीला पाहून रासक्रीचा ईश्वर तो श्रीकृष्ण रासमंडळात राहून तिच्या सह रासांच्या तल्लीन होऊन गेला त्याने उत्कृष्ट रासक्रीडा केली नाना प्रकारचे शृंगार करणारा तो देव मूर्तीमान श्राप्रमाणे भासू लागला ब्रह्मदेवाचा एक दिवस झाला त्यामुळे जगाच्या जनकाने तिच्या गर्भाशयात नित्य आनंद रूप आणि शुभ प्रसंगी गर्भधारणा केली हे सदाचारिणी नारदा मैथुनानंतर अत्यंत दमलेल्या त्या स्त्रीच्या गात्रांपासून हरीच्या तेजामुळे घाम आला आणि आडुसष्ट लिंगन देऊन श्रांत झालेल्या राधेचा श्वासोच्छवास जोराने होऊ लागला त्यावेळी त्या घामाच्या उदकाने पंचिकृत पंचमहाभूतात्मक तो विश्वगोलक झाकून टाकला तोच निश्वास वायू सर्वांचा आधार होऊन गेला या संसारात सर्व जीवांचा निश्वासवायू त्या मूर्तिमान वायूपासूनच झाला आहे ती त्याची पत्नी आणि प्राणाचे प्राणरूप पाच पुत्र असे निर्माण झाले प्राण अपान समान उदान व्यान हे पाच वायूचे त्याचे पुत्र झाले तसेच नाग वगैरे त्यांच्यापेक्षा निकृष्ट असलेले दुसरे पाच वायू ही निर्माण झाले महाबलाढ्य वरुण धर्मरूप उदकाचा अधिष्ठाता देव झाला त्याची पत्नी त्याच्या डाव्या बाजूपासून वरुणाने निर्माण केली त्यानंतर ब्रम्हतेजाने झळकत असणाऱ्या त्या कृष्णाच्या चितशक्तीने कृष्णाचे ते बीज शंभर मनवंतरे होईपर्यंत धारण केले तिचे कृष्ण हेच प्राण आहेत ही ती अतिशय प्रिय आहे ती नेहमी कृष्णाच्या संगतीने राहत असते बालक सुवर्णासारखे तेजस्वी होते तसेच सर्वश्रेष्ठ विश्वाचे उत्तम आधारस्थान आहे त्या भयंकर बालकाला पाहून त्या देवीचं हृदय म्हणजे राधेचे हृदय भीतीने थरथर कापू लागले आणि रागाने तिने बालक ब्रम्हांड गोलातील जलामध्ये टाकून दिले त्या बालकाला टाकलेले पाहून कृष्णाने हा केला त्या देवाधि देवाने देवीला कृष्ण म्हणाला हे निष्ठूर आणि कोपशील स्त्रीय तू सांप्रत अपत्याचा त्याग केलास म्हणून तू आजपासून वाज होशील तसेच तुझ्या अंशापासून होणाऱ्या सर्व देवस्त्रियाही तुझ्या प्रमाणेच वाज राहतील त्यांचे तारुण्य नित्य राहीलक्या देवीच्या शेंड्यापासून एक कन्या उत्पन्न झाली तिने परिधान केले होते ती कृष्ण एका हातात वीणा होती आणि दुसऱ्या हातात पुस्तक होते तिने रत्नांची अनेक आभरणी परिधान केली होती ती सर्व शास्त्रांची अधिदेवता होती त्यानंतर काही कालाने तिचे दोन भाग झाले जी कमला आणि उजव्या बाजूने राधिका झाली इतक्यात कृष्ण कृष्ण त्या राणीला म्हणाला हे देवी तू या नारायणाची स्त्री हो आणि ही अभिमानी राधा मात्र येथेच राहून दे माझ्या म्हणण्याप्रमाणे वागल्यास कल्याण होईल तेव्हा अशा प्रकारे संतुष्ट झालेल्या श्रीकृष्णाने लक्ष्मीला नारायणाच्या स्वाधीन केले आणि सह तो जगतपती वैकुंठी गेला राधेपासून झालेल्या दोघीही देवी लक्ष्मी आणि सरस्वती नारायणाच्या अंगापासून चार हातांचे पार्षद निर्माण झाले ते सर्वजण रूपाने गुणाने तेजाने आणि वयाने हरिप्रमाणे श्रेष्ठ होते कमलेच्या अंगापासून तिच्यासारख्या कोट्यावधी दासी निर्माण झाल्या हे नारदा त्यानंतर गोकुळाचा जो भगवान कृष्ण त्याच्या रोमरंध्रापासून वय आणि तेज यांनी कृष्णाशी बरोबरी करतील असे असंख्य गोप निर्माण झाले ते सर्वजण रूप बल गुण आणि पराक्रम यांनी कृष्णाप्रमाणेच युक्त होते ते सर्व पार्षद प्रभूला प्राणा इतकेच प्रिय होते राधेच्या रोमरंध्रापासून राधेसारख्या गोपकन्या झाल्या त्या सर्व राधेच्याच दासी असून प्रियभाषिणी होत्या त्या रनांच्या दागिन्यांनी मढवलेल्या होत्या त्या सर्व त्या पुरुषाच्या शापामुळे नारदा विष्णूची चिरस्थायी शक्ती जी कृष्ण देवता दुर्गा ती प्रकट झाली ती देवी लक्ष्मी नियमन करणारी सर्व शक्तीरूप बुद्धीची अधिदेवता आणि परमात्मा कृष्णाची देवता होती ती मूल प्रकृती ईश्वरी देवीच्या बीजभूर अत्यंत परिपूर्ण तेज स्वरूप आणि त्रिगुणात्मक होती तिची कांती तापवलेल्या सुवर्णाप्रमाणे तेजस्वी होती कोटी सूर्य एकाच वेळी तळपावेत अशी तिची प्रभाव होती ती गालातल्या गाला सहस्त्र हात होते तिने विविध प्रकारची शस्त्रास्त्रे धारण केली होती तिला तीन नेत्र होते तिने अग्निप्रमाणे शुद्ध वस्त्र नेसले होते रत्नांच्या अलंकाराने ती भूषित झाली होती तिच्या अंशाच्या अंशकले पासून सर्व स्त्रिया उत्पन्न झाल्या विश्वातील ब्रह्म वगैरे सर्व लोक तिच्या मायेने मोहित झाले कामी गृहस्थाना ती ऐश्वरी वैष्णवांची भक्ती परमात्म्याचे ठिकाणी मोक्षाची इच्छा असते त्यांना ती मोक्ष देते ज्यांना सुख हवे असते त्यांना ती सुख देते ती स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी गृहामध्ये गृहलक्ष्मी अशा स्वरूपात नित्य असते ती तपस्व्यांमध्ये तपश्चर्या असून राजे लोकांत ती श्रीरूपाने वास्तव्य करते अग्नित दहारूप सूर्यात प्रभारूप चंद्राचे ठिकाणी शोभारूप कमलात शोभनारूप आणि श्रीकृष्ण परमात्म्याचे ठिकाणी ती सर्व रूप आहे तिच्यामुळे आत्मा सर्व होऊ शकला या सर्व जगात तिच्यामुळेच शक्ती निर्माण झाली आहे कारण तिच्या पासून हे सर्व जगत जिवंतरूप असूनही मृतासर्खी होऊन जाते ती सनातनी शक्ती या संसार रूपी वृक्षाचे बीज रूपाने वास्तव्य करीत आहे हे नारदा ती स्थिती रूप, स्थितीरूप रूप आणि फलरूप आहे ती क्षुधा तृषा दया निद्रा तंद्रा क्षमा धृती लज्जा तृष्टी पुष्टी भ्रांती कांती इत्यादी रूप आहे सर्वेश्वराची स्तुती करून तिने त्याच्या पुढे दीर्घकालापर्यंत वास्तव्य केले तेव्हा त्या राधिकेश्वराने तिला रत्नाचे सिंहासन करून दिले हे नारदा इतक्यात त्याच ठिकाणी पद्मनाभाच्या नाभिकमला पासून स्त्री सह चतुर्भूक उत्पन्न झाला त्या श्रीमान तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ देवाने हातात कमंडलू धारण केला होता ब्रम्हतेजाने झळकत असणाऱ्या त्या देवाने चारी मुखानी परमात्म्याची स्तुती केली त्यानंतर निर्माण झालेली ती आणि शतचंद्रासारख्या प्रभेची ती सुंदरी अग्निसारखे शुद्धवस्त्र नेसून रत्नांच्या अलंकारांनी भूषित झाली होती शेवटी रत्नाच्या सिंहासनावर बसून सर्व असलेला परमात्मा त्यांची ती स्तुती करू लागली ती आपल्या स्वामीसह श्रीकृष्णापुढे अत्यंत आनंदाने राहिली इतक्या कृष्ण दोन प्रकारचा झाला त्याचे डावे अंग महादेव आणि उजवे गोपिकापती झाले तो शुद्ध स्फटिकासारखा शुभ्रवर्णी दिसत होता शंभर कोटी सूर्यप्रभेने शंकर त्रिशूल आणि पट्टीश नावाने शस्त्र धारण करून त्याने व्याघ्रांवर परिधान केले होते त्याची अंगकांती तप्त सुवर्णाप्रमाणे सतेज होती त्याचे मस्तकावर जटाभार शोभून दिसत होता त्याचे सर्वांग भस्माने विभूषित होते तो गालातल्या गालात हसत गाला होता त्या ईश्वराच्या मस्तकावर त्यावेळी तो नग्न होता त्याचा कंठ न शरीरावर लिहाली होती उजव्या हातात यथाशास्त्र तयार करून घेतलेली एक माला होती या मालेला रुद्राक्षाची माला म्हणतात तो सनातन प्रभू पाच मुखांनी युक्त होता तो सत्वस्वरूप श्रीकृष्ण नावाचा ईश्वर परमात्मा आणि जप करीत राहिला ते ब्रह्मस्वरूप सर्व कारणांचे सर्व मंगलांचे मंगल स्वरूप आहे जन्म मृत्यू जरा व्याधी शोक भीती यांचा नाश करणारे असे ते चित स्वरूप आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे तोच परमात्मा प्रत्यक्ष मृत्यूचाही मृत्यू असून त्याला मृत्युंजय अशी संज्ञा प्राप्त झाली आहे त्याची स्तुती केल्यावर भगवान शंकर रत्नाच्या त्या सिंहासमोर सिंहासनासमोर उभा राहिला अध्याय दुसरा समाप्त